पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे आम्ही धर्मांतर का करू इच्छितो एकतीस मे एकोणीशे छत्तीस चे मुंबईतील भाषण सद्गृहस्थ बांधवांनो आणि भगिनींनो ही परिषद मी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा विचार करण्याकरता मुद्दा बोलावण्यात आलेली आहा तुम्हाला कळून चुकली आहेच धर्मांतराचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिवाळ्याचा आहे इतकेच नव्हे तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीन त्यांच्यावर अवलंबून असल्याकारणाने तो विषय मला अत्यंत महत्वाचा वाटतो हे महत्व तुम्हाला सर्वांना पटले आहे असे म्हणण्यास हरकत वाटत नाही असे नसते तर आज एवढ्या मोठ्या समुदायाने तुम्ही येथे जमला नसता आणि म्हणून तुम्ही सर्वजण जे या ठिकाणी जमला आहात हे पाहून मला अतिशय आनंद वाटतो धर्मांतराची घोषणा कल्ल्यापासून अनेक ठिकाणी लहान मोठ्या प्रमाणावर सभा भरवून आपल्या लोकांनी या विषयावरील आपली मत व्यक्त केलेली सर्वांच्या काणी आलि परंतु सर्वांनी एके ठिकाणी जमून विचारविनिमय करून धर्मांतराच्या प्रश्नाची निर्णयात्मक चर्चा करण्याची संधी आज पोहतो आपल्याला प्राप्त झालेली नव्हती तशा संधीची तुमच्यापेक्षा मला अत्यंत जरुरी होती धर्मांतराची माही सफल होण्याकरता पूर्वतयारीची फारच आवश्यकता आहे ही गोष्ट तुम्हाला सर्वांनाच कबूल करावी लागेल धर्मांतर हा फोरकेळ नव्हे धर्मांतर मौजेचे विषय नव्हे हा माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे जहारातून एका बंदराकडून दुसऱ्या मंदिराला नवाड्याला जेवढी पूर्वतयारी करावी लागत तेवढीच पूर्वतयारी करता करावी लागणार आह त्याशिवाय हा तीर सोडून तीर गाठणे शक्य होणार नाही परंतु नावेत किती उधारू येतात याचा अंदाज समजल्याखेरीज नावाडी सामानसुमान जमविण्यास प्रयत्नात लागत नाही त्याप्रमाणे माझीही स्थिती आहे किती लोक धर्मांतर कराव्यास तयार आहत्त याचा कयास लागल्याशिवाय मला धर्मांतराची पूर्वतयारी करण्याच्या उद्योगाला लागणे शक्य नाही परंतु आपल्या लोकांची कुठेतरी परिषद झाल्याशिवाय लोकमताचा कयास घेण्याची संधी मला प्राप्त होणार नाही असे जेव्हा मी मुंबईच्या कार्यकर्त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी खर्चाची अगर परिश्रमाची सबब पुढे न करता परिषद भरविण्याची जबाबदारी आपल्या अंगावर मोठ्या कुशीने घेतली ती जबाबदारी पार पाडण्याकरता त्यांना किती कष्ट सोसावे लागले याची हकीकत आपले परमपूज्य पुढारी व स्वागत मंडळाचे अध्यक्ष राजमान्य राजश्री देवजी दगडूजी डोळे यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणि सांगितले आहे। इतक्या कस्ता खाऊन त्यांनी माझ्याकरता हा जो सभ्चि घाट घडवून आणला करता मी परिषदेच्या स्वागत मंडळाचा अत्यंत ऋणी आह नुसत्या महारांचीच परिषद का माजी धर्मांतराची घोषणा जर अस्पृश्यांकरता आहे तर सर्व अस्पृश्यांची सभा का बोलविली नाही ना नुसत्या महारांची सभा का बोलविण्यात आली असा आक्षप्राई लोक घ्याचा संभव आहे ज्या प्रश्नांची चर्चा करण्याकरता ही सभा बोलवण्यात आली आह त्या प्रश्नांचा खल करण्यापूर्वी या आक्षेपाला उत्तर देवश्यक वाटते महारानची सभा का बोलविली व सर्व अस्पृश्यांची सभा का बोलविली नाही याला अनेक कारणे आहेत पहिले कारण असे की या परिषदेत कसल्याही प्रकारच्या मागण्या मागावयाच्या नाहीत किंवा हिंदू लोकांपासून काही सामाजिक हक्क मागावयाचे नाहीत आपल्या जीविताचे काय करावायचे आपल्या आयुष्यक्रमाची रुपरेखा कशी ठरवायची एवढाच प्रश्न या परिषदेपुढे आह तो प्रश्न ज्या जातीन स्वतंत्र विचार करून सोडविणे बरे ज्या कारणाकरता सर्व अस्पृश्य लोकांची सभा एकत्रित करण्याची मला आवश्यकता वाटली नाही त्यापैकी ही कारण आह नुसत्या महाराजची परिषद भरविण्याची दुसरेही एक कारण आह धर्मांतराची घोषणा कल्यापासून आज जवळजवळ दहा महिन्यांचा अवधी लोटललाच आह याआधी लोकजागृतीचे काम पुष्कसे झाले आहा आता लोकमत आजविण्याची वेळ आली आहे अस मला वाटत हे एक साधे आणि सोपे साधन आहे अशी माझी समजूत आहे तो प्रयत्न करण्यापूर्वी खरे लोकमत काय आहे याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि माझी अशी समजूत आहे की जाती जातीची सभा भरून अजमावलेल्या लोकमताबद्दल जशी खात्री देता येईल तशी सर्वसाधारण अस्पृश्यांची सभा भरून अजमावलेल्या लोकमताबद्दल देता येणार नाही कारण सर्व अस्पृश्यांची परिषद असे नाव देऊन जरी सभा बोलविली तरी ती सर्व अस्पृश्यांची प्रतिनिधी स्वरूपाची सभा होऊ नये व लोकमताची खात्री करून घेता यावी म्हणूनच नुसत्या महार लोकांची सभा भरविण्यात आलेली आहे या सभेत इतर जातींचा समावेश न केल्यामुळे हो। त्यांचे काही नुकसान होऊ शकत नाही त्यांना धर्मांतर करावायचे नसेल तर त्यांचा या सभेत समावेश न केल्यामुळे हो। यांना वाईट वाटण्याचे काहीही कारण नाही त्यांना धर्मांतर करावायचे असेल तर या सभेत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता म्हणून त्यांना धर्मांतरास कसलीही आडकाठी येऊ शकणार नाही अशी महार लोकांची सभा भरविण्यात आलिली आह तशीच अस्पृश्यातील इतर जातींनी आपापल्या जातीची सभा भरवून या विषयासंबंधाने आपले लोकमत व्यक्त करण्याची संधी मोकळी आहे। तशा सभा त्यांनी कराव्या अशी मी त्यांना सुचना करतो व त्या कामी त्यांना माझ्याकडून जी मदत होण्यासारखी असेल ती मी आवश्यक करेन येतवर झाली ती केवळ प्रस्तावना झाली आता मी आजच्या सभेच्या मुख्य विषयाकड़ वळतो धर्मांतराचा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच तो गह नाही आहे साध्या माणसाच्या बुद्धीला आकलन होणे कठीण आहे तसेच साध्या माणसाला धर्मांतरासारख्या विषयाची समजून देणे हे काम काही सोपे दिसत नाही तथापि तुम्हाला सर्वांची समजूत पटल्याशिवाय धर्मांतर कृतीत उतरविणे कठीण आहे याची जाणीव मला पूर्णपणे आहे आणि म्हणून जितक्या सुलभरितीने या विषयाची मांडणी मला करता येईल तितक्या सुलभरितीने मी ती करणार आहे धर्मांतराची ऐहिक कारणे धर्मांतराच्या विषयावर दोन दृष्टीने विचार केला पाहिजे सामाजिक दृष्टीने विचार केला पाहिजे धार्मिक दृष्टीनेही विचार केला पाहिजे तसाच तात्विकदृष्ट्याही विचार केला पाहिजे परंतु कोणत्याही दृष्टीने धर्मांतराचा विचार करू लागलो तरी प्रथमता अस्पृश्यता ही काय बाब आहे तिचे खरी स्वरूप काय याचा पुढता समज करून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय माझ्या धर्मांतराच्या घोषणेचा अर्थ तुम्हाला कळणे शक्य होणार नाही अस्पृश्यता ही, ही काय बाबा आहे व तिचे खरे स्वरुप काय आहे याचा तुम्हा समजवावा म्हणून प्रथमता तुमच्यावर होत असलेल्या कहाणीची तुम्हाला आठवण करून देण आवश्यक वाटते सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे वराज घोड्यावर नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे स्पृश्य हिंदूंनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्याकारणाने ती सर्वांच्या डोळ्यांपुढे नेहमी असतात परंतु मारहाण करण्याची दुसरी तशी अनेक कारणे आहेत की ज्यांचा उल्लेख केला असता हिंदुस्थानच्या बाहेरील लोकांना तरी त्याचा विस्मय वाटेल उंची पोशाख घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल पाणी आणण्याकरता तांब्या पित्याची भांडी वापरल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता जमीन खरेदी केल्यामुळे जाळपोळ केल्याचे उदाहरण देता जानवे घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे भेटलेल्या स्पृश्य हिंदूज जोहार न घातल्यामुळे शौचात जाताना तांब्यात पाणी घेण्यामुळे छळ झाल्याची उदाहरणे देता येईल व पंचांच्या पंक्तीत चपाती वाढल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण नुकतेच घडले आहे वरील प्रकारचे जोर जुलूम झाल्याची व तुम्हाला अमानुष तऱ्हेने अनेक प्रकारने तुमच्या ऐकवत असतील व तुमच्यापैकी काहींना तर त्याचा प्रत्यक्ष अनुभवही असेल माराण करता येण्यासारखे नसले ते ते बहिष्काराच्या शास्त्राचा विरुद्ध कसा उपयोग करण्यात येतो हेही तुम्हाला अवगत आहेच मोलमजुरी मिळू द्यायची नाही राणावनातून गुरांना जाऊ द्यायचे नाही माणसांना गावात येऊ द्यावायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य लोकांनी तुमच्या लोकात जेरीस आणल्याची आठवण तुम्हापैकी पुष्कळांना असेल परंतु हे असे का घडते याच्यामुळंशी काय या आहे ही गोष्ट माझ्या मते तुमच्यापैकी फारच थोड्यांना कळत असेल ती समजून घेणे माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे ही वर्गकलाची बाब आहे वर जी कलाची उदाहरणे दिली आहे तिच्याशी व्यक्तीच्या गुणावगुणाचा काही संबंध नाही दोघा खटनटातील तो कल नव्हे अस्पृश्यतेचा प्रश्न हा वर्गकलाचा प्रश्न आहे स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजातील तो कला आहे एका माणसावर होत असलेल्या आगळीकीचा हा प्रश्न नव्हे एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न आहे एका वर्गाने दुसऱ्या वर्ग चालविलेल्या अन्यायाचा हा प्रश्न आहे हा वर्ग कल सामाजिक दर्जा दर्जासंबंधीचा कल आहे एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे यासंबंधाचा हा कल आहे या कलाची जीवर उदाहरणे दिली आहे त्यावरून जी एक बाप उघडपणे सिद्ध होत आहे ती ही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता म्हणून हा कल उपस्थित होतो तसे जर नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे जानवी घातल्यामुळे तांब्या पितळ्याच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे घोड्यावरून वरात नेल्यामुळे तो वरच्या वर्गाचे कोणाचे नुकसान करीत नाही आपल्याच पदराला खार लावतो असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणेचा रोष का वाटावा या रोषाचे कारण एकच आहे व ते हेच की अशी क्षमतेची वागणूक त्यांच्या मानहानीला कारणीभूत होते तुम्ही खालच्या आहात अपवित्र आहात खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलेत तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील पायरी सोडली तर कल्हाला सुरुवात होते ही गोष्ट निर्विवाद आहे वरील उदाहरणावरून आणखी गोष्ट सिद्ध होते ती ही की अस्पृश्यता ही नैमित्तिक नसून नित्याची आहे हीच गोष्ट स्पष्ट भाषेत सांगावायची म्हणजे हा स्पृश्य अस्पृश्यता यामधील कलह नित्याचा आहे व तो त्रिकालबाधित असा राहणार आहे कारण ज्या धर्मामुळे तुम्हाला खालची पायरी देण्यात आलेली आहे तो धर्म वरच्या वर्गाच्या म्हणण्याप्रमाणे सनातन आहे त्यांच्यात कोणत्याही प्रकारच्या कलमानुसार फेरबदल होऊ शकत नाही तुम्ही आज जसे खालचे आहात तसे तुम्ही नेहमी खालचे राहिले पाहिजे याचा अर्थ असा की स्पृश्य व अस्पृश्य यांच्यामधील हा कल कायमचा राहणार रा आहे या कलातून तुमचा निभाव कसा लागणार हा मुख्य प्रश्न आहे व त्या प्रश्नांचा विचार केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही असे माझे मत आहे तुमच्यापैकी ज्यांना हिंदू लोक वागवतील त्याप्रमाणे वागायचे असेल तर त्यांचा सेवा धर्म पत्करून असेल त्या लोकांना या प्रश्नाचा विचार करण्याचे काहीच प्रयोजन नाही परंतु ज्यांना स्वाभिमानाचे जिणी आवश्यक वाटते ज्यांना समत्वाचे जिणी आवश्यक वाटते त्यांना या प्रश्नांचा विचार केल्याखेरीच गत्यंतर नाही कोणत्या तऱ्हेने या कलात आपला बचाव कसा होईल या प्रश्नाचे निर्णय करणे मला तरी मोठेसे कठीण वाटत नाही येथे जमलेल्या तुम्हा सर्व लोकांना एक गोष्ट कबूल करावी लागेल व ती ही की कोणत्याही कलात ज्याच्या हाती सामर्थ्य असते त्यांच्याच हाती जय असतो ज्याला सामर्थ्य नाही त्यांनी यशाची आशा बाळगाव्यास नको ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाने सिद्ध झालेली आहे तिच्या समर्थनार्थ पुरावा देण्याचे कारण नाही प्रथम सामर्थ्य मिळवा याच्यापुढील प्रश्न जो तुम्ही विचारात घेणे आवश्यक आहे तो हा की या कलातून सुटका करून घेण्यास तुमच्या पदरी सामर्थ्य आहे का मनुष्य मात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य अवगत असते एक मनुष्यबल व दुसरे द्रव्यबल आणि तिसरे मानसिक बल या बलांपैकी कोणते बल तुम्हाला उपलब्ध आहे असे तुम्हाला वाटते मनुष्यबलाच्या दृष्टीने तुम्ही अल्पसंख्याकी आहात ही गोष्ट तर उघडच आहे मुंबई इलाख्यात अस्पृश्यवर्गाची लोकसंख्या एक अष्टमांश एवढीच आहे तीही संघटित नाही आपसातील जादी तिच्या संघशक्तीचा पूर्ण अभाव आहे संघटित नाही ती नाहीच पण एकत्रितही नाही ती खेडोपडे विखुरली गेलेली आहे अशा कारणांमुळे असलेल्या अल्पस्वल्पसंख्याचा देखील प्रसंगग्रस्त झालेल्या अस्पृश्यवर्गाच्या वस्तीत कोणत्याही प्रकारचा उपयोग होऊ शकत नाही दव्यभराच्या दृष्टीने पाहिले तर तुमची तीच गत आहे जव थोडे बहुत मनुष्यबल आहे असे म्हणले असता चालेल पण जव द्रव्यबल मुळीच नाही ही गोष्ट निर्विवाद आहे तुम्हाला व्यापार नाही उद्दीम नाही नोकरी नाही आणि शेती नाही वरच्या वर्गाचे लोक जो घास तुकडा देतील त्यांच्यावर आज तुमची उपजीविका आहे तुम्हाला अन्न नाही तुम्हाला वस्त्र नाही तुमच्याजवळ द्रव्यबल द्रव्य ते काय असणार अन्याय झाला तर कोर्टातून दाद मागण्या इतकी अवकाश आज तुमच्यात नाही तुमच्यातील हजारो लोक कोरोनाचा खर्च सोसण्याची ऐपत नसल्यामुळे हिंदूंकडून होणारा त्रास विटंबना व जोर जुलूम मुकाट्याने शोषित आहेत मानसिक बलाची तर याहीपेक्षा अधिक उणीव आहे शेकडो वर्ष त्यांनी केलेली विटंबना छीथू निमूटपणे सोसल्यामुळे उलट भोगावयाची सवय प्रतिकाराची हिंमत नाहीशी झाली आहे तुमच्यातील आत्मविश्वास उत्साह व महत्वाकांक्षा यांचा बिमोड झाला आहे तुमच्या सर्व हताश दिनवाणी व निष्ठे झालेले आहेत निराशेचे नामरदुमकीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे आपण काही करू शकू अशा प्रकारचा विचार देखील कोणाच्या ध्यानी म्हणी येऊ शकत नाही तुमचा छळ का होतो वस्तुस्थितीचे मी हे केलेले वर्णन जर खरे असेल तर त्यापासून निघणारा सिद्धांत तुम्हाला सर्वांना कबूल करावा लागेल व तो हा की तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर अवगुण राहाल तर तुम्हाला या जुलमाचा प्रतिकार करता यावायचा नाही तुमच्याच सामर्थ्य नसल्यामुळे तुमच्यावर जोर जुलम होतो याबद्दल मला काढीचाही संशय नाही या इलाख्यात तुम्हीच अल्पसंख्याक आहात अशातला काही भाग तुमच्याप्रमाणे मुसलमान देखील आहेत ज्याप्रमाणे महार मांगांची दोन घरे गावात असतात त्याचप्रमाणे मुसलमानांची एक दोनच घरे गावात असतात त्या मुसलमानांच्या वाटेस कोणीही जात नाही परंतु तुमच्यावर मात्र सारखा जुलम चाललेला असतो कारण काय दोन मुसलमानांची घरे असून त्याच्या वाटेला गाव जात नाही तुमची दहा घरे असूनही गाव तुमचा छळ करतो असे का होते हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्याची खोज तुम्ही चांगल्या रीतीने केली पाहिजे माझ्या मते या प्रश्नाचे एकच उत्तर देता येईल व ते हे की त्या दोन मुसलमानांच्या घरांच्यासाठी साऱ्या हिंदुस्थानातील मुसलमान समाजाची शक्ती व सामर्थ्य उभे आहे याची जाणीव हिंदू लोकांना असल्यामुळे त्या दोन मुसलमान घराच्या वाटेत जाण्याची कोणाही हिंदूची सहसा छाती होत नाही त्या त्या दोन घरांच्या वाटेला गेली असताना पंजाबपासून थेट मद्रासपर्यंत मुसलमान समाज आपली शक्ती वेचून त्यांचे संरक्षण करील अशी खात्री असल्यामुळे ती दोन मुसलमानांची घरे निर्भयपणे आपला व्यवहार करीत असतात तुमच्या बाबतीत हिंदू लोकांची खात्री असते की तुम्हाला कोणीही मदत करणार नाही व अधिकाऱ्यांची मदत होणार नाही मामलेदार व पोलीस हे त्यांचेच असल्यामुळे स्पृश्य अस्पृश्यांच्या वादात ते जातीला जागतात कर्तव्याला जागत नाहीत याची त्यांना खात्री असते त्या तुमच्या असाय स्थितीमुळेच तुमच्याशी हिंदू लोक जुलमाची व वा अन्यायाची वागणूक करतात येतवर मी जे विवचन केले आहे त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होत आहेत त्यापैकी पहिली गोष्ट ही की सामर्थ्य असल्याशिवाय तुम्हाला हा जुलमाचा प्रतिकार करता येणे शक्य होणार नाही दुसरी प्रतिकाराला आवश्यक असलेले सामर्थ्य आज तुमच्या पदरी नाही या दोन गोष्टी सिद्ध झाल्याबरोबर तिसरी एक गोष्ट आपोआप सिद्ध होते ती ही की हे आवश्यक असलेले सामर्थ्य तुम्हाला कुठून तरी बाहेरून मिळवले पाहिजे हे सामर्थ्य तुम्हाला कसे मिळविता येईल हाच खरोखरी महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचा तुम्ही निर्विकल्पमनाने विचार केला पाहिजे बाहेरून सामर्थ्य आणले पाहिजे या देशातील जातीभेद व धर्मभेद यांच्या लोकांच्या मनावर व नीतिमत्तेवर किंवा विलक्षण परिणाम घडून आलेला मलातरी तरी दिसून येतो या देशात दुःख दारिद्र्य आणि क्लेश यांच्याकरता कोणालाही खेद वाटत नाही व वाटलाच तर त्याच्या निवारण्याकरता कोणी प्रयत्न करत नाही आपल्या धर्मबांधवांवर किंवा जाती बांधवांवर जर दुःखाचा दारिद्र्याचा अथवा जुलमाचा प्रसंग ओढवला तर त्याच्या निवारण्याकरता मात्र लोक सहाय्य करतात ही नीतीमत्तेची दृष्टी कितीही विकृत असली तरी ती जारी आहे कोणी विसरून चालता कामा नये ज्या गावामध्ये अशातला काही भाग नाही अस्पृश्यावर होत असलेला जुलूम अन्याय होतो असे वाटत असूनही ते त्यांच्या साह्यास धावून जात नाहीत त्याचे कारण काय तुम्ही आम्हाला का मदत करीत नाही असा जर प्रश्न तुम्ही त्यांना केलात तर तुमच्या वादात अंबाज पडण्याचे कारण काय तुम्ही आमच्या धर्माचे असतात तर आम्ही तुम्हाला सहाय्य केले असते असे उत्तर ते तुम्हाला देतील यावरून एक गोष्ट तुमच्या ध्यानात येऊ शकेल की कोणत्याही अन्य समाजाचा ऋणानुबंध तुम्ही जोडल्याशिवाय कोणत्याही अन्य धर्मात तुम्ही सामील झाल्याशिवाय तुम्हाला बाहेरचे सामर्थ्य मिळू शकत नाही याचाच अर्थ स्पष्ट असा आहे की तुम्ही धर्मांतर करून कोणत्यातरी अन्य समाजात अंतर्भूत झाले पाहिजे त्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होऊ शकणार नाही आणि जोपर्यंत तुमच्या सामर्थ्य नाही तोपर्यंत तुम्हाला व तो तुमच्या भावी पिढीला आजच्या दिनवाण्या स्थितीमध्ये दिवस काढावे लागणार आह धर्मांतराची आध्यात्मिक कारणेपर्यंत आई ही कल्याणाकरता धर्मांतराची कशी आवश्यकता काय आहे याचे दिग्दर्शन केले आहे आता आध्यात्मिक कारणाकरता धर्मांतराची कशी आवश्यकता आहे याविषयी माझे विचार तुमच्यासमोर मी मांडले आहे प्रथम धर्म कशाकरता असतो त्याची आवश्यकता काय हे जाणून घेतले पाहिजे धर्माच्या अनेक व्याख्या अनेक लोकांनी केलेल्या तुम्हाला सापडतील पण त्या सर्वांमध्ये अर्थपूर्ण व सर्वांना पठविण्यासारखी अशी एकच व्याख्या आहे ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म हिस्ती खरी धर्मा की व्याख्या ही धर्माची धर्मा मी केलेली नाही, ही, ही व्याख्या सनातरी हिन्दूच अग्रगण्य लोकमा टिक है तेव धर्मा व्याख्यबल मकलाशी के आरोप मैं करू शही हि व्याख्या जरी मी के नीतीकर मान्य के अशातला भाग नहीं मिला कबूल आ सामधार घंधन धर्म हिच मजीदेखिल धर्मा की कल्पना है व्याख्या वास्तविक दृष्टि अथवा तार्किकदृष्ट्या योग्य अशी दिसली तरी समाजाच्या धारणेकरता समाजाची बंधने कशी प्रकारची असावीत या प्रश्नाचा या व्याख्यावरून काहीच बोध होऊ शकत नाही अथवा उलगडाई होऊ शकत नाही समाजाच्या योग्य धारणेकरता समाजाची बंधने कशी असावी हा प्रश्न शिल्लक राहतोच धर्माच्या व्याख्येपेक्षा धर्म महत्वाचा आहे कारण धर्म कोणताही व्याख्यावर अवलंबून नसून बंधनाच्या हेतूवर व स्वरुपावर अवलंबून आहे ज्या बंधनांनी समाजातील सर्व प्रजेची धारणा होऊ शकते ती बंधने कशी असावी म्हणजे खऱ्या धर्माचे स्वरूप कसे असावे याचा विचार करता समाज आणि व्यक्ती यांचा तात्विकदृष्ट्या संबंध काय व कसा असावा हा प्रश्न साहजिकपणे उद्भवतो या प्रश्न संबंधाने आदुर सनक समाजशास्त्रवेत्यांनी तीन प्रकारची मते प्रतिपादन केलेली आहेत काहींच्या मते व्यक्ती मात्राला त्यांच्या अंगभूत गुणांचा व शक्तीचा विकास करता येऊन त्याला पूर्णावस्थेस पोचवण्यास मदत व्हावी हाच समाज संघटनेचा अंतिम हेतु असला पाहिजे व काहीच्या मते समाज संघटनेचा मुख्य हेतु, व्यक्ती किंवा व्यक्तीचे सौक्य हा नसून आदर्शभूत समाज तयार करणे हाच होय हिंदू धर्माची रचना वर्गाच्या कल्पनेवर केलेली आहे एकाने दुसऱ्याशी कसे वागावे याची शिकवण हिंदू धर्मात नाही एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी कसे वागावे याची बंधने हिंदू धर्मात आहे ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला स्वतःला मान्य नाही व्यक्तीच्या जीवनाला समाजाची जरी आवश्यकता असली तरी समाजाची धारणा हे धर्माचे अंतिम ध्येय होऊ शकत नाही व्यक्तीचा विकास हे धर्माचे ध्येय आहे असे मी समजतो एक घटक असला तरी त्याचा आणि समाजाचा संबंध शरीर आणि अवयव गाडा आणि त्याचे चाक याचा जसा संबंध आहे तसा नव्हे असे मी समजतो समाज आणि व्यक्ती ज्याप्रमाणे थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असताना त्याचा लोप होतो तसा माणसाचा तो केवळ समाजात राहिला म्हणून त्याचा लोप होऊ शकत नाही त्याचे जीवन स्वतंत्र असते त्याचा जन्म समाजाच्या सेवेकरता नसून आत्मोन्नती करता आहे या एकाच कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसास आपला गुलाम करून ठेवता येत नाही ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही तसेच ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावी दुसऱ्या वर्गाने शस्त्रधरावे तिसऱ्याने व्यापार करावा व चौथ्याने नुसती सेवा करावी असा आहे तो धर्म मला मान्य नाही विद्या दरेकाला हवी शास्त्राची दरेकाला जरुरी आहे सर्वांना पाहिजे ही गोष्ट जो धर्म विसरतो व जो एकाला संज्ञान करण्याकरता बाकीच्यांना अज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक गुलामगिरीत ठेवण्याचा कावा आहे जो धर्म एकाच्या हाती शस्त्र देतो दुसऱ्याला निशस्त्र करतो जो धर्म काहींना धनसंपादनाचा मार्ग मोकळा ठेवतो व बाकीच्यांना आपल्या करता दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची अडुज्ञा देतो तो धर्म नसून ती स्वार्थपरायंत आहे हिंदू धर्मातील चातुर्वर्ण हे असे आहे त्याविषयी माझे मत काय आहे हे मी स्पष्टपणे मांडले आहे हा हिंदू धर्म तुम्हाला हिताचा आहे की काय याचा तुम्ही विचार करा व्यक्तीच्या आत्मोन्नातील पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मूलभूत कल्पना आहे हे जर मान्य केले तर हिंदू धर्माने तुमची आत्मोन्नती कधीही होऊ शकणार नाही व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे सहानुभूती समता आणि स्वातंत्र्य हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकतरी बाब तुमच्याकरता उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल काय हिंदू धर्मात तुम्हाला सहानुभूती आहे काय सहानुभूतीच्या दृष्टीने पाहिले तर सर्वत्र शून्य आहे असे म्हणावे लागेल कोठेही तुम्ही गेलात तरी आपुलकीच्या भावनेने कोणीही पाहणार नाही याचा अनुभव तुम्हाला चांगलाच आहे आपुलकी ही नाहीच नाही परंतु लोकांकडून तुम्हाला परक्यांपेक्षा परके लिखण्यात येत एकाच गावात राहणारे स्पृश्य अस्पृश्य यांचा परस्पर संबंध कसा असतो हे जर पाहू गेले, तर शेजारी शेजारी राहणारे दोघ असे कोणालाही म्हणता येणार नाही छावणी दिलि हि दोन परस्पर विरोधी सैन्याचे तळ आहेत असेच म्हणावे लागल जितके मुसलमान हिंदू लोकांना जवळचे वाटतात त्यांच्याशी जेवढा त्यांचा स्नेहभाव असतो त्यांच्या शताशाने देखील तुमच्याशी हिंदूंचा नसतो हिंदू मुसलमान हे लोकल बोर्डात कायदे कौन्सिलात व्यापारात एकमेकांना सहाभूत होऊन वागतात पण तुमच्याशी तसे सहानुभूतीने हिंदू लोकांनी वागल्याचे एखादे तरी उदाहरण दाखवून देता येईल काय उलट पक्षी त्यांचा तुमच्याविरुद्ध नेहमीचा कटाक्ष असतो ही गोष्ट मात्र खरी आहे हिंदूंच्या मनात तुमच्या विरुद्ध असलेल्या कटाक्षाचा परिणाम किती विघातक झाला आहे तुमच्यापैकी ज्या कोणाला दाद मागण्याकरता कोर्टा झाल्याचा प्रसंग आलेला आहे तो आपल्या अनुभवाने सांगू शकेल कोर्टात आपल्याला न्याय देईल पोलीस आपल्याला मदत करील असा तुमच्यापैकी कोणा एकाला तरी विश्वास वाटतो का व तो जर वाटत नाही तर तशी वृत्ती होण्यास काय कारण आहे माझ्या मते अशा आत्मविश्वासाचे कारण एकच आहे व ते हेच की हिंदू लोकांमध्ये तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारची सहानुभूती नसल्याकारणाने ते आपल्या अधिकाराचा सदुपयोग करतील अशी आशा तुम्हाला वाटत नाही हे जर खरे आहे तर शत्रुत्वाने भरलेल्या या वातावरणात राहून तुमचा काय उपयोग होणार आहे हिंदू समाजात तुमच्याकरता समता आहे काय हा प्रश्न खरोखरीच विचारावाच नको अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानताच आहे एवढी मोठी असमानतेची जागतिक ज्योत कोठेच दिसावायची नाही अस्पृश्यतेपेक्षा जास्त उग्रस्वरूपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्यत्र सापडणार नाही कमी या अधिक भावामुळे एकाने दुसऱ्याच्या बरोबर भोजन नाकारणे अशा प्रकारचे असमानतेचे निदर्शन वर्तन आपणस पाहाव्यास सापडते परंतु एका माणसाला दुसऱ्या माणसाने न शिवण्या इतका पतीत लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज आणि हिंदू समाजाखेरीज अन्यत्र कुठेतरी सापडेल काय ज्याच्या स्पर्शाने पाणी वाटते त्याच्या स्पर्शाने देव वाटतो तो प्राणी मानवाच्या कोटात गणला गेला आहे असे कोणीतरी म्हणेल काय अस्पृश्य माणसाकडे पाण्याची दृष्टी रक्तपीतीने भरलेल्या माणसाकडे पाण्याची दृष्टी यात काय फरक आहे रक्तपीती भरलेल्या माणसाबद्दल लोकांच्या मनात किळस जरी असली तरी त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती असते परंतु तुमच्याबद्दल सहानुभूती तर नसतेच पण किळच मात्र असते रक्तपीती भरलेल्या माणसापेक्षा देखील तुमची स्थिती हीन आहे अजूनही खेडेगावात एखादा स्पृश्य माणूस उपास उडीत असताना जर महाराजा शब्द त्याच्या कानावर पडला तर तो अन्नग्रहण करीत नाही एवढा कलंक तुमच्या शरीराला एवढा कलंक तुमच्या शब्दाला आहे अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक आहे असे काही लोक म्हणत आहेत पण त्या बाबतीत खरे म्हणले काही अर्थ नाही हिंदू धर्म कलंकित आहे असे एकही हिंदू मानत नाही तुम्ही कलंकित आहात अपवित्र आहात असे मात्र बहुजन समाज मानतो ही दशा तुम्हाला का प्राप्त झाली तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे ही दशा तुम्हाला प्राप्त झाली आहे असे मला वाटते तुमच्यातील जे मुसलमान झाले त्यांना हिंदू अस्पृश्य माणित नाहीत व असमान लेखी नाही तुमच्यातील जे ख्रिस्त झाले त्यांना हिंदू लोक अस्पृश्य माणित नाहीत व असमान लेखित नाहीत नुकताच त्रावणकोर येथे घडलेला प्रकार विचारात घेण्यासारखा आहे तेथील तिया जागीतील अस्पृश्य लोकस रस्त्यावरून चालण्याची मनाई आहे परवाच त्यांच्यापैकी काही जणांनी शीख धर्म स्वीकारला हे तुम्हाला माहीत असेलच अस्पृश्य असताना ज्या लोकांना रस्त्यावरून चालता येत नव्हते त्याच लोकांनी शीख धर्म स्वीकारल्याबरोबर त्यांच्यावरची बंदी उठवली गेली या सर्व गोष्टीवरुन एक गोष्ट सिद्ध होत आहे की तुमच्या अस्पृश्यतेला व तुमच्या असमानतेला जर काही कारण असेल तर ते तुमचा आणि हिंदू धर्माचा असलेला लागावांदा हे होय या असमानतेच्या अन्यायात सातवन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या म्हणजे तुम्हाला शिव तुम्ही स्वच्छ राहा म्हणजे तुम्हाला शिव आणि समानतेने वागवू खरे म्हटले असता अडानी महाराजी दरिद्री महाराजी आणि स्वच्छ राहणाऱ्या महाराजी जी गत तीच गत शिकलेल्या महाराजी महाराची आणि स्वच्छ राहणाऱ्या महाराची होते हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहीत आहे पण तो प्रश्न बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय हाती पैसा असल्याशिवाय अंगावर पोशाख असल्याशिवाय मान्यता मिळणार नाही तर सध्या महाराणे काय करावे ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीट नेटका पोशाख करता येत नाही त्या महाराला समानता कशी मिळणार ख्रिस्ती धर्मात मुसलमानी धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या पोशाख पराक्रम अशा बाह्यवस्तूशी मुळीच नाही माणसाचे मनुष्यत्व हीच महत्वाची गोष्ट आहे असे दोन्ही धर्मात मानतात व ते मनुष्यत्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे कोणी कोणाचा अपमान करू नये व कोणी कोणाला असमान मानू नये असे ते धर्म शिकवतात हिंदू धर्मात या शिकवणुकीचा पूर्ण अभाव आहे ज्या धर्मात मनुष्यत्वाला व त्याच्या मानुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय हशील आहे याला उत्तर म्हणून काही हिंदू लोक उपनिषदाची साक्ष देतात व त्यात ईश्वर सर्वत्र भरला आहे असे तत्व आहे म्हणून बढाई मिरवतात विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी अगदी निरनिराळे आहेत एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे सर्वांबूती एक ईश्वर हा विज्ञानाचा सिद्धांत आहे धर्माचा तत्वाचा वागणुकीशी संबंध असतो विज्ञानाचा असतो सर्वांबूती एक ईश्वर ही धर्माची शिकवण नाही हे विज्ञानाचे तत्व आहे ही गोष्ट हिंदू लोक त्याप्रमाणे वागत नाहीत या माझ्या म्हणण्याचा पुरावाच आहे उलट पक्षी हिंदू लोकांचा असा आग्रह आहे की सर्वानुभूती एक परमेश्वर आहे ही, ही गोष्ट तत्वज्ञानाचा सिद्धांत असून त्यांच्या धर्माचा पाया आहे आणि म्हणून त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे तर त्यांना एवढे उत्तर पुरे आहे की त्यांच्या इतके नीच पन, लोक जगामध्ये दुसरे कोणीच नसतील मुखाने सर्वानुभूती ईश्वर असा जप करणाऱ्या आणि कृतीने भूतमात्रांची विटंबना करणाऱ्या लोकांचा मुखमे राम बगलमे छुरी बोलणे महानुभवाचे पण करणी कसावाची अशा दुष्ट लोकांचा समावेश करावा लागेल सर्वानुभूती ईश्वर मानणारे आणि कृतीने माणसाला पशुतुल्य लेखणारे ले ले दांबिक आहेत यांचा संग करू नका मुंग्यांना साखर घालणारे व माणसांना पाण्यावाचून मारणारे लोक दांबिक आहेत त्यांचा संग करू नका त्यांच्या संघामुळे तुमच्यावर काय परिणाम झाला खरे म्हटले असता हिंदू समाजातच तुम्हाला मान सन्मान नाही हे म्हणणे वस्तुस्थितीच्या मनाने अपुरे पडते तुम्हाला हिंदू लोकच हलके मानतात असे नव्हे तर मुसलमान व ख्रिस्ती धर्मात श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच असा भेदभाव जागृत करणारी शिकवण नाही असे असताना देखील हे लोक तुम्हाला कमी लेखतात त्याचे कारण काय याचे कारण एकच हिंदू लोक तुम्हाला नीच लेखतात अस्पृश्यांना जर आम्ही समान लेखले तर हिंदू लोक आपल्याला अस्पृश्यांच्या इतकेच खालचे लेखतील या भीतीमुळे मुसलमान व ख्रिस्ती लोक तुमच्याशी हिंदूप्रमाणे अस्पृश्यता पाळतात आम्ही हिंदू समाजातील हीन गणले गेलो आहोत इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्तान देशामध्ये दे। सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत ही अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरता हा कलंक धुऊन काढण्याकरता नरदेहाचे चीज करण्याकरिता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो आहे व तो म्हणजे हिंदू धर्माचा हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे का दरेक नागरिकाला जेवढे कायद्याने व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे व्यवसाय स्वातंत्र्य तुम्हालाही आहे दरेक नागरिकाला कायद्याने जितके व्यक्ती स्वतंत्र आहे तेवढे स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक म्हणतील परंतु या म्हणण्यात खरोखरी काही अर्थ आहे काय याचा खोल विचार तुम्ही करावाच पाहिजे जाला जाला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही त्या माणसाला तुला व्यवसाय स्वतंत्र आहे असे सांगण्यात काय हशील आहे ज्याला संपत्ती मिळवण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही तुझी संपत्ती उभोगण्यास तू स्वतंत्र आहे असे सांग त्याची थट्टा आहे, कायदाने करष्क हक्क दिले असतील पण समाज त्यांचा उपयोग करू देईल तरच ते खरे हक्क आहेत असे म्हणता येईल अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडाव असा हक्क कायद्यान दिला आहा पण हिंदू समाज तसे कपड़ वापरू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अस्पृश्यांनी तांब्या भांड्यात पाशणी आणाव असा हक्क कायद्यान दिला आहा पण हिंदू समाज अस्पृश्यांना धातूची भांडी वापरू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अस्पृश्यांनी आपल्या घरावर कवले घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज त्यास कवले घालू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील परंतु सारांश हा की समाज उपभोगू देईल तर आपला हक्क असे म्हणता येईल ज्या हक्काला समाजाची आडकाटी आहे हरकत आहे तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे सामाजिक स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य आहे असे काही लोक सांगतील तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येते कायद्याची मनाई नसेल त्याप्रकारे बोलता येते हे खरे परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे मनुष्य मात्राला असे शरीर आहे जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक ही आवश्यकता आहे खरे म्हटले असता शरीराचे स्वातंत्र्य कशा करत असते ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढ्याच करता आह कैद्याच्या पायातील बेड्या काढून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय हेतु एवढाच की त्याने बाह्य जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा म्हणून परंतु ज्या माणसाचे मन स्वातंत्र्य नाही त्याला असल्या बाह्यातकारी स्वातंत्र्याचा काय उपयोग मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदा नसला तरी तो तुरुंगात आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे परंतु मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो जो परिस्थितीचा दाद झाला नाही जो परिस्थितीला आपल्या कह्यात अन्या सिद्ध असतो तो, तो माणूस स्वतंत्र आहे असं मी म्हणतो जो रुढीचा स्वाधीन झाला नाही तो गतानुगतनी बनला नाही ज्याच्या विचारांची ज्योत विझली नाही जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही जो कार्यकारण भाव ज्ञानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवित नाही जो आपल्या हक्कांचा अपार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही दुसऱ्याच्या जा हाताचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो जो आपल्या आयुष्याचेच ध्येय व आपल्या आयुष्याचा वेळ दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो यादृष्टीने पाहिले असता तुम्ही स्वतंत्र आहात का तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्यचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे का माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्यता नाहीच पण तुम्ही दास आहात सेवक आहात इतकेच नवे, तो तुमच्या दास्यत्वाला सीमा उरली नाही हिंदू धर्मात कोणालाही विचार स्वातंत्र्य असू शकत नाही जो जो मनुष्य हिंदू धर्मात राहील त्या त्या माणसाला आपल्या विचार स्वातंत्र्याला तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही वागताना त्याने वेदाप्रमाणे वागले पाहिजे वेदात तशी आज्ञा नसेल तर स्मृतीतील आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे हिंदू धर्मात बुद्धीला विचाराला प्राधान्यता नाहीच नाही पण वान देखील नाही हिंदूंनी कोणाशी तरी गुलामगिरी केलीच पाहिजे वेदाची गुलामगिरी केली पाहिजे स्मृतीची कास धरली पाहिजे अगर महाजनाचे अनुकरण केले पाहिजे विचारशक्तीला त्यांनी मुळीच उपयोग करता कामा नये जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वतंत्र प्राप्त होऊ शकत नाही यावर कोणी असे म्हणते की हिंदू धर्माने तुमचेच मानसिक स्वतंत्र हिरावून घेतले असे नव्हे तर हिंदू धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातीचे मानसिक स्वतंत्र हिरावून आहे आहा हिंदूंमुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरी सापडलआहे हे खरे पण त्यामुळे ते समदुःखी आहेत असे कोणी समजू नय कारण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत नाही स्पृश्य वर्गाच्या अहीक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही ते जरी वेदाचे गुलाम झाले स्मृतीचे दास असले महाजनांचे गतानुगणिक बनले तरी हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी व महाजनांनी उच्चपद दिलेले आहे दुसऱ्यावर हुकमती करता त्यांना अधिकार दिलेला आहे सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या संवर्धनाकरता रचलेले आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामाची भूमिका दिलेली आहे इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था धर्मात केलेली आहे म्हणून हिंदू धर्मातील या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची तुम्हाला जितकी जरुरी आहे तितकी हिंदूंना नाही अशा रीतीने विचार केला असता हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तऱ्हेन मारक ठरला आहे या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असले तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे अस्पृश्यांची संघटना आणि धर्मांतर अस्पृश्यता निवारण्याची जी आज चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते की अस्पृश्यता वर्गात ज्या निरनिराळ्या जातींचा समावेश झालेला आहे त्या जातीतही परस्परातील विवारामध्ये जातीभेद पाळण्यात येतो नवे अस्पृश्यता पाळण्यात येते महार मांग एकमेकांच्या हातचे खात नाहीत दोघेही भंग्यासारख्या जातीला शिवत नाहीत व त्यांच्याशी अस्पृश्यता पाळतात परस्परात जातीभेद व अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातीभेद व अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातीभेद सोडा अस्पृश्यता मानू नका असे म्हणण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो तुम्ही आपसात जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करा मग आमच्याकडे दाद मागण्यास या असा सासूदपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो या अटीकेच्या मुळाशी असलेल्या कथेत सत्य आहे हे आपल्यापैकी सर्वांनी कबूल करावे लागेल पण त्या टिकेट केलेला आरोप मात्र खोटा आहे अस्पृश्य वर्गात समाविष्ट झालेले लोक जातीभेद पाळतात व काही अस्पृश्यता पाळतात या गोष्टीचा इन्कार करता येणे शक्य नाही या गोष्टी मान्य करणे प्राप्त असले तरी या अपराधाला ते कारणीभूत आहेत असे म्हणणे निखालच खोट आहे जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम अस्पृश्य लोकांपासून झालेला नाही जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा पायंडा यांना घातला आहे जातीभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी घालून दिला आहे ही गोष्ट जर सत्य असेल तर जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रुढीची जबाबदारी स्पृश्य वर्गावरच पडते अस्पृश्य वर्गावर ती पडू शकत नाही अस्पृश्य वर्गाचे लोक जातीभेद व अस्पृश्यता पाळताना वरच्या वर्गाच्या लोकांनी दिलेला धडा गिरवीत आहेत तो धडा जर खोटा आहे तर त्याचे पाप ज्यांनी तो धडा दिला त्यांच्यावर येऊन पडते ज्यांनी गिरविला त्यांच्यावर येऊन पडू शकत नाही हे उत्तर जरी समर्पक असले तरी या उत्तराने स्वतःचे समाधान होऊ शकत नाही ज्या कारणामुळे अस्पृश्यता व जातीभेद हा आपल्यामध्ये शिरला त्या कारणाला आपण जबाबदार नसलो तथापि आपल्यामध्ये जो जातीभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धक्का न करणे ती आहे तशीच चालू देणे आपल्याला इष्ट नाही अस्पृश्यतेचा व जातीभेदाचा शिरकाव करण्यात जरी आपण जबाबदार नसलो तरी घालविण्याची जबाबदारी आपल्यावर आह ही जबाबदारी आपण सर्वांनी ओळखली आहे याबद्दल मला समाधान वाटते माझी खात्री आहे की महार जातीत असा कोणताही पुड़ारी नाही की जातीभेद पाळावा असे तो म्हणतो तुलनाच करायची झाली तर ती पुढाऱ्यांमध्ये केली पाहिजे महारातील शिकल्या सवरलेला वर्ग घेतला आणि ब्राह्मणातील शिकल्या सवरलेला घेतला व दोहोची तुलना केली तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातीभेद मोडण्याला जास्त अनुकूल आहे ही गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल इतकेस नवेतर ती गोट कृतीनेही सिद्ध करून देताई। येईल महारातील सुशिक्षित असा एकही मनुष्य सापणार नाही की जो महार मंगात रोटी व्यवहार याचा याच्या विरुद्ध असेल आपल्यातील जातीभेद मोडण्याची आवश्यकता तुम्ही ओळखता व या गोष्टीबद्दल मला मोठे समाधान वाटते मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो परंतु अस्पृश्यातील जातीभेद मोडण्याचा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे सहभोजन केल्याने किंवा क्वचित प्रसंगी सहविवाह केल्याने जातीभेद मोडू शकत नाही जातीभेद ही एक मानसिक स्थिती आहे एक मानसिक व्यथा आहे ही मानसिक व्यथा जगण्याचे कारण हिंदू धर्माची शिकवण ही आहे आपण जातीभेद पाळतो अस्पृश्यता पाळतो याचे मुख्य कारण ज्या हिंदू धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावायास सांगतो म्हणून वस्तू कडू असेल तर ती गोड गोड करता येईल खारट असेल तर तुरट असेल तर तिची रुची बदलता येईल पण विषाचं अमृत करता येणार नाही हिंदू धर्मात राहून जातीभेद नष्ट करू असे म्हणणे म्हणजे विषाचे अमृत करू असेच म्हणण्यासारखे आहे अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मांडली पाहिजे अशी शिकवण देण्यात येत आहे त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जातीभेद नाहीसा होणार नाही आपल्या मनातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करावायची असल्यास त्यांनी धर्मांतर करणे हा एकच रामबाण उपाय आहे नामांतर आणि धर्मांतर येपर्यंत धर्मांतराची कारण मीमांसा तुमच्यापुढे मी मांडली आहे ही कारण तुम्हाला विचार प्रवर्तक होईल अशी मला आशा आहे ही कारण मीमांसा खोल आणि गहन अशी वाटत असेल त्यांना या विषयाचा सहज समज पडावा म्हणून मी काही साधे बालबोध विचार तुमच्यापुढे मांडणार आहे या धर्मांतराच्या प्रश्नात नवे असे काय आहे खरे म्हणले असता हिंदूंचा आणि तुमचा सामाजिक संबंध काय आहे जितके मुसलमान लोक हिंदूंपासून भिन्न आहेत तितकेच तुम्ही हिंदूंपासून भिन्न आहात ख्रिस्ती व मुसलमान यांच्याशी जसा हिंदूंचा रोटी बेटी व्यवहार होत नाही तसा तुमच्याशीही होत नाही तुमचा आणि हिंदूंचा समाज हे आतासुद्धा निरनिराळी वेगवेगळे दोन समाज आहेत धर्मांतर केल्याने एका समाजाचे दोन तुकडे करण्यात आले असे कोणालाही म्हणता यावायचे नाही व कोणालाही तसे वाटावायचे नाही आज जसे तुम्ही निराळे आहात तसेच धर्मांतर केल्यामुळे निराळे होणार आहात धर्मांतराने नवे असे काही होणार नाही हे जर खरे आहे तर धर्मांतराचा बाऊ कोणाला का वाटावा हे मला समझत नाही दुसरे असे की धर्मांतराचे महत्व तुम्हाला जरी पटले नसले तरी नामांतराचे महत्व तुम्हाला सर्वांना पटले आहे ही गोष्ट निर्विवाद आहे तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तरी ती चोखामेळा हरिजन वगैरे सांगतो पण महार नाव सांगत नाही नामांतर करण्याची जरुरी पडल्याशिवाय कोणीही नामांतर करणार नाही अशा प्रकारचे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे अपरिचित आ, आ माणसाला अस्पृश्य कोण व स्पृश्य कोण हे सांगता येत नाही आणि म्हणून जोपर्यंत जात कळली नाही तोपर्यंत स्पृश्य हिंदूंच्या मनात कोणत्याही प्रकारची दूषित भावना उत्पन्न होत नाही प्रवासात अपरिचित स्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात एकमेकांपासून विडी पान घेतात फळावळ घेतात परंतु याच माणसास ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याची जात कळली व त्याची जात अस्पृश्य आहे असे समजले की त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो त्याला तिडिक येते व आपल्याला फसविले म्हणून त्याला क्रोध घेऊन प्रवासात जडलेल्या मैत्रीचे पर्यावसन शिवीगाळीत व मारामारीत होते हा अनुभव पुष्कांना असेल अशी माझी खात्री आहे हा प्रकार का होतो ते तुम्हाला सर्वांना अवगत आहे तुम्हाला जी ही जातीवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लागलेली आहे की त्याचा उच्चार केला असताना देखिल स्पृश्य लोकांना मळमळून येते म्हणूनच तुम्ही स्वतःला महार ना म्हणता चोखामेळ्या म्हणून लोकांची पसणूक करण्याचा प्रयत्न करता परंतु लोक फसत नाही याचाही तुम्हाला अनुभव आहेच कारण चोखामेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय ते जे समजायचे ते समजतातच तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनेच तुम्ही सिद्ध केले आहे मला तुम्हाला एवढेच विचारायचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला आवश्यक वाटते तर मग तुम्हाला धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला ख्रिस्त फायदेशीर पडेल मुसलमान म्हणून घेणे ख्रिस्ती म्हणवून घेणे बौद्ध म्हणवून घेणे शीख म्हणून घेणे हे धर्मांतर आहेच पण नामांतरही आहे ते खरे नामांतर आहे या नामांतराला दुर्गंधी नाही हे नामांतर अमूलाग्र आहे याचा शोध कोणी करू शकत नाही परंतु चोखा चोखामळा हरिजन नामांतरापासून काही अर्थ नाही जुन्या नावाची घाण नव्या नावाला लागल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला नामांतर करावेच लागेल कारण नुसते हिंदू म्हणून चालणार नाही हिंदू हा कोणी मनुष्य प्राणी आहे असे कोणीच ओळखीत नाहीत महार सांगून भागणार नाही कारण त्या नावाचा उच्चार केल्याबरोबर कोणी जवळ येणार नाही आपल्या मधल्या घोटाळत राहण्यापेक्षा आज येणा उद्यात ना, असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही का करू नये असा तुम्हाला माझा प्रश्न आहे